पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्यापाटील प्रकरण सोळावे लोकसेवक संघ तारीख एकोणतीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी म्हणजे देहावसनापूर्वी एकच दिवस आधी गांधीजींनी लोकसेवक संघासाठी करण्याच्या घटनेचा एक मसुदा तयार केला होता हिंदी राष्ट्रीय सभेने आपले विसर्जन करून या लोकसेवक संघात आपले रुपांतर करावे अशी त्यांची इच्छा होती या संघाचे सभासद होणाऱ्यांसाठी त्यांनी पुढील पात्रता निर्देशक अटी घातल्या होत्या एक प्रत्येक सेवक हा स्वतः काढलेल्या सुताची खादी किंवा ऑल इंडिया स्पिनर्स असोसिएशनने प्रमाणपत्र दिलेली खादी नेहमी वापरणारा असला पाहिजे तसेच तो मध्यपान करणारा असू नये जर तो हिंदू असेल तर त्याने अस्पृश्यतेचा कोणत्याही स्वरुपात अगर प्रकारात स्वतः किंवा आपल्या कुटुंबात मागमूस ठेवलेला चालणार नाही जातीजातीतील एकतेवर त्याचा भरोसा पाहिजे सर्व धर्मांविषयी त्याला समान आदरभाव असला पाहिजे तसेच वंश लिंग किंवा धर्म यांची कोणती आडकाठी न आणता सर्वांना समान संधी मिळावी अशी त्याची श्रद्धा असली पाहिजे 2. त्याच्या हद्दीत होणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाशी त्याचा वैयक्तिक परिचय असला पाहिजे 3. ग्रामस्थांची एक यादी ठेऊन त्यांच्यामधील कार्यकर्ते नोंदून ठेवून त्यांना त्याने तयार केले पाहिजे चार आपल्या स्वतःच्या कामकाजाची दैनंदिनी त्याने ठेवली पाहिजे पाच शेती व ग्रामोद्योग यांच्यामार्फत गावांना स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी त्याने गावांची संघटना बांधली पाहिजे सहा ग्रामस्थांना स्वच्छता व आरोग्य यांचे शिक्षण त्याने दिले पाहिजे आणि रोगराई व दुखणी टाळण्याकरता त्याने उपाययोजना केली पाहिजे सात नई तालीम म्हणजे नव दिशेने त्याने ग्रामस्थांच्या शिक्षणासाठी त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत संघटना करीत राहिले पाहिजे हिंदुस्थानी तालीमी संघाने याबाबतीत घालून दिलेल्या धोरणाला अनुसरून त्याचे हे काम चालले पाहिजे हरिजन पंधरा दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस